अध्याय तीनशे सातवा विद्या व अविद्या यांचे लक्षण वसिष्ठ सांगतात हे राजश्रेष्ठा मी तुला योगासह शांख्यशास्त्राचे विवरण सांगितले यापुढे विद्या कशाला म्हणतात व अविद्या कशाला म्हणतात हे मी तुला क्रमशः सांगतो ऐ जिच्या ठिकाणी उत्पत्तीलय हे धर्म राहतात त्या प्रकृतीला अविद्या म्हणतात आणि जन्ममरणा वाचून अलिप्त असा जो वा त्याला विद्या म्हणतात हा मुख्य भेद झाला आता सांख्यशास्त्राचे अभिप्रायास धरून ऋषींनी जे यांचे अवांतर भेद सांगितले आहेत ते तुला क्रमशः सांगतो ऐक कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय यांपैकी कर्मेंद्रियांचा विचार मुळीच सोडून देऊन केवळ बुद्धिंद्रियांद्रेच मी आहे असे चिंतन करणे हिला बुद्धिद्वीय विद्या असे म्हणतात पुढे बुद्धींद्रिये व देहारंभक जी स्थूलभूते यापैकी बुद्धिंद्रियांचा विचार टाकून देऊन केवळ स्थूलभूतेच मी अशी अहभावना करणे हिला विशेष विद्या असे म्हणतात स्थूलभूते आणि मन यापैकी स्थूलभूतांचा विचार मनात मुरवून केवळ मन मात्र मी ह्या विचारात राहणे मनोविद्या असे ज्ञाते नाव देतात विषय विकल्पाभिमुख मनाचा व्यापार बंद करून त्या मनाला पंचतन्मात्रांचे ठिकाणी लीन करणे याला अहंकारविद्या म्हणतात <coughs> अहंकाराचा विचार सोडून म्हणजे त्याच्या महत्त्वाचे ठिकाणी लय करून केवळ महत्त्वाचाच विचार करणे याला बुद्धिविद्या असे म्हणतात महादादी सर्व तत्वे यांचा अव्यक्त संज्ञक प्रकृतीत लय करणे यास प्रकृती विद्या किंवा अव्यक्त विद्या असे म्हणतात ही विद्या परमेश्वर देणारी आहे यास्तव हे नरश्रेष्ठा ही विद्या समजून घेण्यास योग्य आहे ही विद्या समजून घेण्याचा विधी परमश्रेष्ठ आहे या अव्यक्ताचा लय पुरुष संज्ञित पंचवीसाव्या तत्वात करणे ही सर्वात श्रेष्ठ विद्या आहे हे राजा सर्वज्ञानाचे ज्ञेय हेच सर्वस्व होय आणि प्रस्तुत विषयात ज्याला अव्यक्त म्हणून आता म्हटले तेच ज्ञान होय हा पंचवीसावा जो पुरुष तेच ज्ञेय होय यासच विज्ञाता किंवा प्रभाता असे म्हणतात व हा बोध स्वरूप आहे क्षर व अक्षर यातील भेद हे राजा याप्रमाणे मी तुला विद्या आणि अविद्या यांचे लक्षण यथार्थ था तत्वदृष्टीने भेदपूर्वक सांगितले आता क्षर आणि अक्षर म्हटलेल्यात काय भेद आहे तोही मजपासून समजून घे प्रकृती व जीव या उभय तासही क्षर व अक्षर या दोन्ही संज्ञा देतात व असे करण्याचे जे कारण ते मी तुला माझ्या समजुतीत आले आहे त्याप्रमाणे यथातथ्य सांगतो ऐक ही दोन्ही उत्पत्ती विनाशरहित आहेत दोघेही शक्तिमान आहेत व ज्ञाते या दोघासही तत्व अशी संज्ञा देतात जिला अव्यक्त म्हणतात अशी जी प्रकृती ती गुणमय सृष्टीचे उत्पत्तीसाठी वारंवार विकार पावत असते आणि तिच्या विकार पावण्यानंतर महदादी जे गुण आहेत त्यांची एकमेकांपासून उत्पत्ती सुरू होते आणि ही सृष्टी ज्या अर्थी अनंत आहे वो तिचे उद्भवाला कारण ज्या अर्थी ही अव्यक्त संज्ञ प्रकृती आहे त्या अर्थी ती अक्षरच म्हटली असली पाहिजे कारण ती जर क्षर म्हणजे नाशिवंत असेल तर सर्व संसारच शांत होईल याकरता प्रकृतीला अक्षर असे म्हटले आहे बरे चिच्छाया प्राप्त न झाल्यास केवळ प्रकृतीच्याने सृष्टिकारी होणे नाही आणि प्रकृती सहाय्या वाचून जीवाचेही हातून ते होणे नाही अर्थात जीव व प्रकृती ही परस्परास अधिष्ठानभूत आहेत व यामुळे प्रकृतीप्रमाणेच जीवालाही अक्षरत्व प्राप्त आहे आता दुसऱ्या दृष्टीने ही उभय क्षरही आहेत कारण योगी ज्यावेळी त्याला अनुभवगोचर होणाऱ्या ब्रह्मामध्ये या गुणात्मक प्रकृतीचा लय करतो त्यावेळी उपाधिनाशामुळे चिदाभासाचा म्हणजे जीवाचाही नाश होतो व त्यामुळे या दोघांनाही क्षर म्हणजे नाशिवंत असेही म्हणणे नीट दिसते ज्यावेळी प्रकृतीगत महदादी तत्वे प्रतिलोम क्रियेने एकात एक लय पावत पावत अखेर प्रकृतीत लीन होतात तेव्हा प्रकृती एकटीच उरते याप्रमाणेच जीव जेव्हा आपले उत्पत्तीस्थानी लीन होतो तेव्हा गुणाश्रियाने असणारी प्रकृती लटकी पडते व तिचे ठिकाणी क्षरत्व येते आणि देहाश्रित श्रोत्राधिकांचे जे शब्दादी गुण त्यांशी तिचा संबंध नाहीसा झाल्यामुळे तिचेकडे निर्गुणत्वही येते व याचप्रमाणे प्रकृतीजन्य जे क्षेत्र त्याचे ज्ञान नष्ट झाले म्हणजे क्षेत्रज्ञ हा आपले मूलचे निर्गुणत्वाला पावतो असे आम्ही श्रुतीवाक्यावरून ऐकत आलो हाच क्षेत्रज्ञ जेव्हा साक्षित्व त्यागून क्षर होतो तेव्हा तो गुणयुक्त प्रकृतीशी संमत होतो आणि ज्यावेळी हा आपले निर्गुणत्व ओळखून प्रकृती वेगळी व मी तिजपासून वेगळा आहे असे स्पष्ट समजल्यामुळे तिचा त्याग करतो त्यावेळी हा ज्ञाता जीव विशुद्धतेला पावतो म्हणजे प्रकृतीशी असलेला मिश्र भाव सोडून आपल्या तात्विक अशा निर्गुणूपानेच असतो ब्रह्माशी तादात्म्य पावतो परंतु ज्यावेळी तो प्रकृतीशी मिसळून वागतो त्यावेळी तो ब्रह्माहून वेगळा पडलेला दिसतो पण ज्यावेळी प्रकृतीने गुंफलेल्या तिच्या गुणरूपी जाळ्याची हा निंदा करून उपेक्षा करतो त्यावेळी तो परमात्म्याला पाहू लागतो आणि एकदा भेट झाली म्हणजे या सुखाचा वियोगच होऊ नये असे त्याला वाटू लागते मग त्याला आपली पूर्वकृती आठवून पस्तावा होऊ लागतो आणि मग तो आपल्याशी म्हणू लागतो की अरे रे मी अज्ञानामुळे इतके दिवसपर्यंत हे काहीतरी केले की जाळ्यात पडून राहणाऱ्या माशाचे अनुकरण करून मी या प्रकृतीच्या जाळ्यात पडून राहिलो अथवा मत्स्य ज्याप्रमाणे पाणी हेच आपले जीवन आहे असे समजून एका जलाशयातून हुसकवल्यास दुसरे जलाशयात घुसतो त्याप्रमाणे मी अज्ञानाने प्राकृत देह हाच आपला आधार आहे असे मानून एका देहातून दुसऱ्या देहात दुसऱ्यातून तिसऱ्या असा भ्रमत राहिलो आणि मत्स्य ज्याप्रमाणे आपला स्वत उदकापासून वेगळे आहोत असे ओळखीत नसतो त्याप्रमाणे मीही या स्त्री पुत्राली पसाऱ्यापासून केवळ स्वतंत्र आहे असे आजपर्यंत अज्ञानाने मी ओळखले नाही धिक्कार असो मला मूर्खाला की मी विपदग्रस्त असताही त्या मत्स्याचे अनुकरण करून अज्ञानाने एका जन्मातून दुसऱ्या जन्मात याप्रमाणे जात राहिलो असो आता मला कळून आले आहे की हा परमात्माच माझा खरा बंधू आहे व त्याच्याशीच माझा मेळ पडतो कारण मी त्याच्याशी एकत्वालाच येऊन पोचलो म्हणाव्याचा कारण हा जसा आहे तसाच मी आहे म्हणजे आम्ही दोघे एकाच तोलाचे आहोत सर्वथा मी त्याच्याप्रमाणेच आहे हा अत्यंत निर्मल आहे त्याप्रमाणेच मीही निर्मलच आहे असे मला स्पष्ट दिसते आहे अर्थात मी निस्संग आहे परंतु असे असता अज्ञानाची झापड पडून या विषय लंपट अशा जड प्रकृतीशी सहवास करून तिज संवेद मी पडत राहिलो आणि तिचा पगडा मजवर असा काही बसला की तिचा दास होऊन वागण्यात एवढा थोरला काळ लोटला असताही मला शुद्ध आली नाही ही, ही प्रकृती म्हणजे देव मनुष्य तिर्यक इत्यादी रूपांनी उच्च मध्यम व नीच अशा प्रकारे वेळोवेळी आकार पालटणारी असली नाटकी अशीची मी संगती कशी करावी परंतु मूर्खपणामुळे आजपर्यंत मी जशीच्या मी अशीच्याच संगतीत नाचलो तथापि आता मला कळून आले की या बाईने मला इतका वेळ निव्वळ फसवले व स्वभावता मी निर्विकार असूनही मला हिने विकारवश केले यास्तव इत उत्तर मी हिचे नादी न लागता सांख्य किंवा योग या मार्गातच स्थिर राहणार व फिरून या बाईच्या सोबतीस जाणार नाही बाकी तिला तरी दोष का द्यावा मी फसलो हा तिचा अपराध नव्हे माझाच अपराध कारण मी परमात्म्याकडे पाठ करून तिच्याशी आशक्त झालो तेव्हा अर्थातच तिने मी अमूर्त असताही मला आपले प्रमाणे अनेक विचित्र अशा मूर्तीत घातले व त्या आपले आपलेपणा धरले त्यामुळे मी सहजच तिच्या धसक्यात सापडलो व वास्तविक मी निर्मम असता या प्रकृतीचे ठाई ममत्व धरल्याने भिन्न भिन्न अशा अनेक युनिक फिरलो व असल्या विचित्र योनीत फिरत असताना बेशुद्ध होऊन नस्ती नस्ती अनन्वित कर्मे केली पण असो आता मला अशी काही कर्मे नाहीत कारण हिला अहंकार फार वो त्या अहंकाराचे दौलात ती स्वतही निरनिराळी रूपे नटते आणि मी तिच्या नादी भरलेला पाहून आपल्याबरोबर मलाही इतक्या रूपात नाचवते परंतु आता मी शुद्धीवर आलो अहंकार व ममत्व याना मी तिलांजली दिली या बयाशी आपलेपणा धरला तो अहंकारानेच पछाडलेच असा अनुभव असल्याने मी अशीला आज हासणा देऊन दूर सरतो व निर्द्वंद्व जो परमात्मा त्याचा आश्रय करून राहतो आता असल्या दुष्टेशी मी सेवत सोबत न करता परमात्म्याशी साम्य संपादी कारण परमात्म्याशी एकरूप होण्यात माझे खरे कल्याण आहे हिच्याशी असण्यात नाही या प्रकारे राजा उत्कृष्ट ज्ञान प्राप्त होऊन जीवात्मा जागा होतो आणि मग क्षर म्हणजे नाशिवंत अशा प्रकृतीचा संघ सोडून निरामय अशा परमात्म्याशी एकरूप होऊन अक्षरत्व प्राप्त करून घेतो जनता हा जीव खरोखर अव्यक्त व निर्गुण असता प्रकृतीशी ताजात्म्य पावल्यामुळे देहादी रूपानी व्यक्तधर्मी व सगुण असा बनतो परंतु जेव्हा अव्यक्ताचेही मूळ असा जो निर्गुळ परमात्मा त्याचे दर्शन होते तेव्हा तोच पुनरपी परमात्म्यासारखाच होऊन जातो हे राजा याप्रमाणे श्रुतीच्या अभिप्रायाला धरून व त्याला माझ्या स्वानुभवाचा दुजोरा देऊन मी तुला ज्ञानपूर्ण असा हा व अक्षर यांचा निवाडा सांगितला आता यापुढे मी तुला मला माहीत आहे त्याप्रमाणे निसंदेह सूक्ष्म व निर्मल अशा विशिष्ट ज्ञानाचा उदय कशाने होईल ते सांगतो सांख्य व योग या उभयशास्त्रांचे रहस्य मी तुला त्या उभयशास्त्रातील दृष्टांत देऊन नीट सांगितले आणि यावरून सांख्य व योग या उभयही शास्त्रांचे मोक्षरूपी अंतिम साध्य एकच आहे असे तुला दाखवले आणि यामुळे सांख्य व योग यांचे ऐक्य प्रतिपादित केले तथापि हे भूपते सांख्यशास्त्राचे सांगणे श्रोत्याच्या मनावर फारच लख उजेर पाडणारे आहे कारण शिष्यांचे हित भावे ही बुद्धी मनात धरून मुद्दामच त्या शास्त्रात विषयाची मांडणी फारच क्रमवार व उलगड्याची केली आहे आणि हे, हे सांख्यशास्त्र फार विस्तीर्ण आहे असा ज्ञात्यांचा अभिप्राय बरे योगमार्गी ही वेदाप्रमाणेच या सांख्यशास्त्रालाही मान देतात आणि उलट पक्षी हे सांख्यशास्त्रही योगाचा आदर करते आता जर ही शास्त्रे परस्परांना मानतात वो व उभयांचेही मोक्षरूप अंतिम साध्य एकच आहे तर मग ही दोन पृथकशास्त्रे पाहिजेत कशाला अशी कोणास शंका येईल तर असे सांगतात की अधिकारी भेदास्तव ही दोन्ही पाहिजेत काही मोक्षाधिकारी यास प्रथमच योगाचा अभ्यास घडला असल्यामुळे त्वम पदार्थाचा अनुभव आलेला असतो अशा तत्पदार्थाची ओळख व त्वम पदार्थाचा तत्पदार्थाशी अभेधभाव ही गोष्ट तत्वमसी या महावाक्यावरून कळायची असते अशाला योग हा दुय्यम व सांख्य हा प्रधान असतो काही अधिकारी असे असतात की त्यांना श्रवणाधिक योगाने तत्वमस्यादी वाक्यांचे परोक्ष ज्ञान झाले असते पण त्यांना अपरोक्ष साक्षात्कार झाला नसतो अशांना तो साक्षात्कार साधण्यासाठी योगाची आवश्यकता असते व त्यामुळे त्यांना सांख्य दुय्यम व योग प्रधान असतो येतावता सांख्य व योग ही उभय परस्परास उपकारच आहेत उपकारक आहेत व त्यामुळे उभयही आवश्यक आहेत हे राजा सांख्यमताप्रमाणे उच्चतम तत्व कोणते व कसे आहे याचे यथावत वर्णन मी तुला पूर्वीच दिले आहे सांख्य हे 25 वा जो पुरुष त्या पलीकडे काही मानित नाहीत परंतु योगशास्त्रात ही 25 तत्वे स्वीकारून त्या पलीकडे परमेश्वर हा सव्वीसावा मानतात व परमात्मा हा अद्वितीय बोधस्वरूप असून तोच अज्ञानाश्रयाने व वृत्तीसारूप्य पावल्याने जीवदशेला येतो म्हणजे नित्यबोध स्वरूप जो चिदात्मा तो अज्ञानामुळे तद्भिन्न भाषणारे असे जीवत्व पावतो याप्रमाणे बुद्ध आणि बुद्धिमान किंवा परमात्मा आणि जीवात्मा असे दोन पदार्थ मात्र योगशास्त्राचे भाषेप्रमाणे व्यवहाराला होतात बाकी वस्तुत ते दोन नसून एकच आहेत ओम um, तत्सत्